प्रद एकत्रित एक होऊन अनन्य भक्तीविषयी श्रद्धा उत्पन्न करतात जेव्हा अनन्य भक्तीमध्ये श्रद्धा होते तेव्हा शुद्ध भक्तांचा सच्चा संतांचा शुद्ध भक्तांचा सच्चा संताचा संघ प्राप्त करण्याची लालसा उत्पन्न होते साधन आणि भजन क्रमश होऊ लागतात भजन जितके शुद्ध होऊ लागते अनर्थ दूर झाल्यावर परि, हो मागील श्रद्धा निर्मळ होऊन निष्ठेच्या रूपात बदलते निष्ठा देखील क्रमशः निर्मळ होऊन रुची होऊन जाते रुची भक्तीच्या सौंदर्याने अधिक दृढ झाल्यावर आसक्तीच्या रूपात बदलून जाते तीच आसक्ती क्रमश पूर्णता लाभल्यावर भाव अथवा रती होते की शुद्ध साधुपुरुषांचे दर्शन झाल्यावर सुकृतशाली व्यक्तीमध्ये सनमार्गावर भक्तीपथावर चालण्याची प्रवृत्ती जन्म घेते सिद्धांत हा आहे की घटनावर सर्वप्रथम साधुसंघ होतो त्यानंतर श्रद्धा आणि श्रद्धा झाल्यावर द्वितीय साधुसंघ होतो प्रथम साधुसंघाचे फळ आहे श्रद्धा श्रद्धेचे दुसरे नाव शरणागती आहे भगवतप्रिय देश काल द्रव्य आणि पात्र यांच्या संपर्क साधुसंघ प्राप्त होतो प्रथम साधुसंघाने ज्या शरणापती रूप श्रद्धेचा उदय होतो गीते तिची लक्षणे अशा प्रकारे सांगितली गेली आहे सांगितली गेली आहेत अर्थात मार्तधर्म अष्टांग योग साख्य ज्ञान आणि वैराग्य हे सर्व धर्म सर्व धर्म शब्दाने उक्त झालेले आहेत या सर्व धर्मांनी जीवाचे प्रयोजन सिद्ध होत नाही म्हणूनच त्यांच्या त्यागाची गोष्ट कृष्णच जीवांची एकमात्र गती आहे असे जाणून भोगमोक्ष आदींच्या कामनांनी रहित होऊन अनन्य भावाने माझ्या शरणागत होणेच प्रवृत्तरूप श्रद्धा आहे प्रवृत्ती रूप श्रद्धा आहे तशी श्रद्धा उदित झाल्याने जीव रडत रडत रडत वैष्णव साधूंच्या अनुगमनात प्रवृत्त होतात त्यावेळी ते ज्या साधू चा अनर्थ किती प्रकारचे असतात बाबाजी अनर्थ चार प्रकारचे असतात स्वरूपाची अप्राप्ती असतृष्णा अपराध हृदय दौर्बल्य मी शुद्ध चित्रकण कृष्णदास आहे हे hey, विसरून जीव आपल्या स्वस्वरूपासूपान खूप दूर जातो खूप दूर होऊन जातो स्वस्वरूपाची अप्राप्तीच जीवाचा प्रथम अर्थ आहे जडपदार्थामध्ये मी आणि माझा बुद्धी असल्याने जी असत विषयांच्या सुखांची तृष्ण होते त्यास असतृष्ण म्हणतात पुत्राची कामना धनाची कामना आणि स्वर्गाची कामना या तीन प्रकारच्या असतृष्ण आहेत अपराध दहा प्रकारचे असतात ते नंतर सांगेन हृदय दुर्बलयामुळे शोक आदी निर्माण होतात हे चार प्रकारचे अनर्थ अविदेद्वारे नैसर्गिक फळे अन्य अन्य मार्गांमध्ये प्रत्याहार यम नियम वैराग्य आदी साधन चतुष्ट्यांची जी व्यवस्था आहे ती उद्वेगरहित होण्याचा उपाय नाही त्यात पतनाचीच अधिक अधिकच आकांक्षा असते आणि त्याद्वारे शेवटी कल्याण होणे अत्यंत कठीण असते उद्वेगरित होण्याचा एक मात्र उपाय आहे सतसंगात कृष्णाचे शुद्ध रूपाने अनुशील दूर होतात अनर्थ चितके अधिक दूर होतात माईकदशा तितकीच अधिक तिरोहित होते आणि माईकदशा ज्या परिमाणात दूर होते जीवाचे स्वस्वरूप त्याच परिमाणात बोधित होते ब्रजनात अनर्थरहित व्यक्तीस मुक्त पुरुष म्हणता येते का बाबाजी या विषयी श्रीमद भागवताचे निम्नलिखी श्लोक विवेचनीय आहेत रजोभी समसख्यात पार्थिव जणतव तयाम ये वै मनुजादय प्रायो मु वस्ते क्षाम कीचनवज नाम ते मुक्तानाय परायण सुदुर्लभ प्रशांत आम्ही महामुने अनर्थमुक्त पुरुषच शुद्ध भक्त आहेत भक्त अत्यंत दुर्लभ आहेत कोटी कोटी मुक्त पुरुषांमधून क्वचितच एखादा कृष्णभक्त भेटतो म्हणूनच कृष्णभक्तापेक्षा श्रेष्ठ दुसरा दुर्लभ संघ जगात मिळू शकत नाही बाबाजी शुद्ध कृष्ण वैष्णव आहेत मग ते गृहस्थ असोत अथवा गृहत्यागी ब्राह्मण असो वा चांडाळ धनी असो वा दरिद्री ज्यांची ज्या परिमाणात शुद्ध कृष्ण आहे ते त्या परिमाणात शुद्ध कृष्णभक्त आहेत बांधलेले जीव पाच प्रकारचे असतात असे आपण आधीच सांगितले आहे आपण साधन भक्त आणि भावभक्तांची गणना देखील मायाबद्ध जीवांतर्गत केली आहे कुठल्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यावर भक्तजन मायामुक्त श्रेणीमध्ये परिगणित होतात बाबाजी तसे पाहिले तर भक्तजीवन आरंभ होताच जीव मायामुक्त जातात। परंतु वस्तुगत मुक्ती भक्ती साधनेची परिपक्व अवस्था उपस्थित झाल्यावरच होऊ शकते त्यावेळी त्याआधी केवळ स्वरूपगत मुक्तीच होते जीवाचे स्थूल आणि लिंग शरीर संपूर्णपणे विच्छिन्न झाल्यावरच वस्तुगत मायामुक्ती होते साधन भक्तीचे अनुशील करता करता भावभक्तीचा उदय होतो भावभक्तीमध्ये दृढतेने अवस्थित आल्यावर अवस्थित झाल्यावर प्रारंभीही ती दशा संपूर्णपणे दूर होत नाही या दोन्ही अवस्थांचे विवेचन करून साधन भक्ती आणि भावभक्ती मायेत बांधल्या बांधलेल्या पाच प्रकारच्या जीवांमध्ये ठेवले गेले आहे विषयी आणि लोक तर या पाच प्रकारच्या जीवांच्या श्रेणीत श्रेणीत अवश्यच परिगणित होतात मायेतून एकमात्र हरिभक्तीद्वारे अपराधी होऊन मायाबद्ध होतात मी कृष्णदास आहे हे, हे विसरणे हाच मूळ अपराध होय कृष्ण कृष्णकृपेशिवाय अपराध दूर होऊ शकत नाही म्हणून त्यांच्या कृपे व्यतिरिक्त मायेतून मुक्ती मिळवण्याची संभावना नाही ज्ञानी संप्रदायाचा विश्वास आहे केवळ ज्ञानानेच मुक्ती मिळते परंतु हा संपूर्ण निराधार विश्वास आहे भगवत कृपेशिवाय मायेतून कदा शकत नाही म्हणूनच श्रीमद भागवतात म्हटले आहे ये अन्य अरविंदक्ष विमुक्त मानि नस्त व्यस्त भावाद विशुद्ध बुद्धय आरुय आरु कृषेण परम पदम तत पतं दो अुत युष्मी मारा पद्धसौधु निर्भया विन, विनायका प, व, प, प्रभो ्रजनात मायामुक्त जीव किती प्रकारचे असतात बाबाजी मायामुक्त जीव दोन प्रकारचे आहेत नित्यमुक्त आणि बद्धमुक्त जे जीव मायेद्वारे कधीच बद्ध होत नाहीत ते नित्यमुक्त जीव आहेत नित्यमुक्त जीव ही दोन प्रकारचे आहे ऐश्वर्यगत नित्यमुक्त जीव आणि माधुर्यगत नित्यमुक्त जीव ऐश्वरगत नित्यमुक्त जीव वैकुंठपती नारायणाचे पार्शद आहेत आणि परमयमस्त वैकुंठस्थ मूल संकर्षणाचे किरणकण आहेत माधुर्यगत नित्यजीव गोल वृंदावननाथ श्रीकृष्णाचे पार्शद आहेत ते गोल वृंदावनस्थित श्री बलदेवांचे किरणकण आहेत बद्धमुक्त जीव तीन प्रकारचे आहेत ऐश्वर गत माधुर्यगत आणि ब्रह्मज्योतिर्गत जे साधन काळात ऐश्वर प्रिय असतात ते, ते परमयमनाथाच्या नित्य पार्शदांसोबत सालोक्य प्राप्त करतात जे ते मोरवन आदी धामांमध्ये सेवा सुखाचा भोग करतात आणि तत्पर असतात ते मोक्ष प्राप्त करून ब्रह्मसायुज्य रूप सर्वनाशास प्राप्त करतात ब्रजनात जे श्री गौरकिशोरांचे अन्यन्य भक्त आहेत त्यांची चरमगती काय होते काय होते बाबाजी श्रीकृष्ण आणि श्री, श्री गौरकिशोर ही पृथक तत्वे नाहीत हे ही दोन्हीही मधुरसाचे आश्रयस्थान आहेत mm. थोडासा केवळ मात्र भेद हा आहे की माधुर्य रसाचे दोन प्रकोष असतात अर्थात माधुर्य आणि औदर्य औदार्य त्यांच्यात जेथे माधुर्य प्रबळ असते तेथे श्रीकृष्ण स्वरूपी राजमान राहते आणि जेथे औदार्य प्रकट प्रबळ होते तेथे श्री गौरांग स्वरूपी राहते मूळ वृंदावनातही दोन पृथक प्रकोष आहेत एक कृष्णपीठ आणि दुसरे गौरवपीठ कृष्णपीठात जे सर्व नित्यसिद्ध आणि नित्यमुक्त पार्षद माधुर्य प्रधान औदर्य भावात प्राप्त केलेले आहेत ते कृष्णगण आहेत श्री गौरपीठात हे समस्त नित्यसिद्ध आणि नित्यमुक्त पार्शदगणच औदर्य माधुर्यभोग करतात काही काही क्षेत्रामध्ये कुणी कुणी पार्श्वद स्वरूप दोनी ही वर्तमान पुन कोणी कोणी एकाच स्वरूपात एकाच पीठात वर्तमान राहतात दुसऱ्या पीठात माहे जे साधन काळात केवळ गौरव उपासक असतात ते सिद्धी काळात गौरवपीठात सेवा करतात जे साधन काळात केवळ कृष्ण उपासक आहेत ते सिद्धी काळात कृष्ण सेवा करतात आणि जे साधन काळात कृष्ण आणि गौरव दोन्ही स्वरूपांचे उपासक असतात सिद्धी ते दोन शरीरे धारण करून दोन्ही पीठांमध्ये एकाच वेळी वर्तमान राहतात हेच गौर कृष्णाच्या अचिंत भेदाभेदाचे परमरह्य आहे येथपर्यंत मायामुक्त अवस्थे संबंधी उपदेश श्रवण करून व्रजनात अधिक स्थिर राहू शकले नाहीत ते भावा वृद्ध वैष्णव बाबाजी पडले बाबाजी घेऊन घरी परत रस्ता बाबाजीच्या उपदेशांच्या चिंतनात विभोर होते घरी पोचल्यावर भोजन करता करता ते आजीस म्हणाले आजी जर तुम्ही लोक मला पाहू इच्छिता तर माझ्या विवाहाची चर्चा चर्चा बंद ठेवा कुठला संबंध नका तो तोमशत्रु आहे, मी उद्यापास कहीं तुम्हें लोग ब्रजनाथा आजी मोटी बुद्धिमती आहे। त्यामुळे त्या असे प्रतीत होते की जर विवाह करीता त्याच्यावर दबाव टाकला तर असे होऊ शकते कि तो वाराणसी किंवा वृंदावनात निघून जाईल भगवंताची जशी इच्छा असेल तसेच होईल सतरावा अध्याय समाप्त